पुस्तक घामाची फुले व करुणा देवी लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील गोष्ट दुसरी जाई। रामजी व रावो दोघे जीवश्च कंठस् जणू एका घोटाने पाणी पीत एका प्राणाने जगत विसायला शरीरे दोन परंतु त्यांचे मन एक होते हृदय एक होते गावातील सर्वांना त्यांच्या मैत्रीचे कौतुक वाटेल परंतु काही काही लोकांनाही अभंग मैत्री बघावतही नसे त्या दोघांचे भांडण व्हावे असे त्यांना मनापासून वाटेल आणि खरोखरच एके दिवशी तसे आले त्या दिवशी कशावरून तरी गोष्ट निघाली रामजी व राघो हमरीवर आले एकमेकांचे तोंड पाण्याचे त्यांनी ठरविले रागो जरा मनाने हळवा होता ज्या गावात आपण इतकी वर्ष परस्पर प्रेमाने वागलो तेथेच इतके भांडलो याची त्याला लाज वाटू लागली तो घरातून बाहेर पडेना त्याचे चित्त कशातही रमेना खाणे पिणे रुचेना सुखाची झोप येईना शेवटी तो गाव सोडून दूर देशी निघून गेला राघो आज येईल अशी त्याची बायको वाट पाहत होती परंतु राघोकडून ना चिठ्ठी निरोप त्याची बायकोही खंबू लागली ती जेवू लागली म्हणजे नवऱ्याची तिला आठवण येईल पती कुठे असतील ते जेवणे असतील का असे मनात येऊन तिचे डोळे भरून व तिचे जेवण संपे असे काही दिवस गेले राघव परत आला नाही परंतु त्याच्या मरणाची दुष्ट वार्ता मात्र आली बात ही बातमी ऐकून राघोच्या बायकोने हाय घेतली थोड्याच दिवसांनी तीही देवागरी निघून गेली परंतु लहानग्या गाईला आता कोण ना आई ना बाप लहान वयात जाई पोरके झाली रामजीने आपल्या मित्राच्या मुलीला आपल्या घरी आणले जाईची आई अंथुनावर असता तो समाचारासून जात असे जाईला मी अंतर देणार नाही असे मरणोन्मुख मातेला त्याने वचन दिले होते आपण भांडलो म्हणून राघो गेला राघोचे प्रेम खरोखरच प्रेमभंग त्याला सहन झाला नाही असे रामजीच्या मनात मित्र प्रेमाचे ऋण कसे फेडावे प्रेमाची का फेड करता येते परंतु मनाचे काहीतरी समाधान कृतज्ञता दाखवून मिळत असते म्हणून रामजीने जाईला जणू आपली मुलगी मांडली तिचे तो सारे करी तो जणू जाईचा आई बाप बनला जाई चार पाच वर्षांची होती आणि रामजीचा मुलगा मोहन तो सात आठ वर्षांचा होता जाई व मोहन एकत्र खेळत मोहन हुड होता मोठा खेळ कर जाई ही होती दोघे शेतावर जात झुल्यावर धोके घेत कधी कधी मोहन जाई खेळेल तो तिची बाहुली समजून घेईल तिचा खेळ मांडली तिच्या वाहतुकलीत भाग घेईल मोहन तुका मा मुलगी आहेस असे कोणी म्हणले की तो निघून जाईल मोहन व जाई दोघे वाढत होती दोघे होती रामजी आपल्या मनात एक मनोरथ मांडत होता तो आपल्या मनात एक स्वप्न रचित होता पुढे मागे मोहन व जाई यांचे लग्न लावून द्यावे छान आहे जोडा असे त्याच्या मनात येईल आपल्या मृत मित्रास यामुळे स्वर्गात आनंद होईल असे त्याला वाटे दिवसा पाठीमागून दिवस जात होते महिन्या मागून महिने जात होते वर्षा मागून वर्ष जात होती मोहन व जाई बहीण भावाप्रमाणे वाढत होती निर्मळपणे वाढत होती निष्पाने वाढत होती रामजीची इच्छा त्यांना काय माहीत रामजीचे कधीही तशी शंका मुलांना येऊ दिली नव्हती आता मोहन विशीच्या गेला तो चांगलाच वाढला होता हाडा पेराने मोठा दिसले अद्याप तोंडावर थोडी कोळीक दिसत होती जाई ही पंधरा सोळा वर्षांची झाली रामजीला दोघांकडे बघे व प्रसन्नपणे असे तो आता वृद्ध होत चालला होता आपली इच्छा आपल्या डोळ्या देखत पूर्ण करून घ्यावी असे त्याच्या मनात येऊ लागले एके दिवशी रामजीने मोहनला हाक मारली काय बाबा त्याने मोहकवाणीने विचारले मोहन तू आज्ञाधारक मुलगा आहेस तू मला फार आवडतोस आता माझ वय होत आलं फार दिवस या जगात मी जगेन असं मला वाटत नाही असे म्हणून रामजी थांबला बाबा असं का म्हणता तुम्ही आम्हाला पुष्कळ दिवस हवे आई कधीच सोडून गेली तुम्ही का राहणार जाईला व तुमच्या मोहनला तुमच्याशिवाय कोण मोहन दुखाने म्हणाला मोहन आज मी तुला मुद्दा महाक मारली माझी एक इच्छा आहे की तू पूर्ण कर कितीतरी वर्ष ती इच्छा माझ्या मनात आहे पित्याची इच्छा पूर्ण करून देशिक समाधान रामजीने विचारले बाबा तुमच्यासाठी मी काय करणार नाही सांगा तुमची इच्छा याच्या आधीच का सांगितली नाही इतकी मोहन म्हणाला प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते बाळ मोहन तुझं लग्न करावं असं माझ्या मनात येत तू आहेस तयार पित्याने प्रश्न केला बाबा आधी जाईचं करा तुमच्या हातून आधी तिचं लग्न होऊ दे ना आई ना बा तुम्ही तिला आईबाबाची आठवण होऊ दिली नाही तुम्ही तिचं सारं केलं तिचे सारे लाड पुरविले आता एवढं आणखी करा मोहन म्हणाला तुमचं दोघांचं लग्न मी एकदमच करणार आहे रामजी हसून म्हणाला कोणता पाहिलात मुलगा गरीब असला तरी चालेल परंतु निरोगी धडधाकट प्रामाणिक व श्रमांना न कंटाळणारा असा पाहिला आहे ना जाईला कोणतं पाहिलं स्थळ मोहनने नवरा मुलगा जवळच आहे जवळच राहतो चांगला आहे देखना आहे गुणी आहे पिता म्हणाला कुठस राहतो मोहनने उत्सुकतेने विचारले इथच पिता बोलला काय त्याच नाव मोहनची उत्सुकता फारच वाढली मोहन, मोहन पिता शांतपणे म्हणाला क्षणभर कोणीही बोलले नाही तेथे गंभीरता पसरली पिता पुत्र विचारात मग्न झाले पिता पुत्राकडे बघत होता पुत्र खाली बघत होता अशक्य अगदी अशक्य असे शब्द मोहनच्या कापड्या ओठातून बाहेर पडले काय अशक्य पित्याने विचारले मोहनचं जाईशी लग्न होणं अशक्य मोहन म्हणाला कोण म्हणतो अशक्य पित्याने प्रक्षुब्ध होऊन विचारले मी म्हणतो मोहनने निश्चयाने सांगितले मोहन विचार कर आतापर्यंत तू माझी कधीही अवज्ञा केली नाहीस आजपर्यंत माझी आज्ञा पाळलीस ही आज्ञाही पाळ वृद्ध पित्याचं मन दुखवू नकोस रामजी म्हणाला बाबा या एका गोष्टी शिवाय काहीही सांगा कड्यावरून उडी टाकायला सांगा समुद्रात बुडी घ्यावायस सांगा विषाचा पेला तोंडाला लावायला सांगा आगीतून जावायला सांगा हा मोहन ते सर्व आनंदाने करील परंतु ही गोष्ट नको मोहन दृढ सुराने म्हणाला का नको ज्या दिवशी जायला मी आपल्या घरी आणलं त्या दिवसापासून हे स्वप्न मी माझ्या मनात खेळवित आहे इतकी वर्ष मनात धरलेली आशा की आहे तू मातीत मिळवणार मोहन माझ्या घरात रावायचं असेल तर माझी आज्ञा मानली पाहिजे माझ्या पित्यानं आज्ञाभंग कधी सहन केला नाही तुझा बापही स्वतःचा आज्ञाभंग सहन करणार नाही मुलानं बापाचं ऐकलंच पाहिजे अशी आपल्या कुळाची परंपरा आहे ही परंपरा तुही झालो रामजी म्हणाला बाबा जाई मी बहीण भावाप्रमाणे वागत आलो दुसरा विचार कधी मनात आला नाही बहिणीजवळ का लग्न लावायला मला सांगता पिता झाला म्हणून त्याची अपवित्र आज्ञा ऐकायची की काय पिता थोर आहे परंतु पित्याहून सत्य थोर आहे पवित्र थोर आहे कुळाची पवित्र परंपरा चालवावी अपवित्रता बंद करावी मोहन म्हणाला रामजीचा संताप अनावर झाला क्रोधाने तो थरथरू लागला शेवटी तो मोहनला म्हणाला तुला एक महिन्याची मी मुदत देतो तेवढ्या अवधीत काय तो, तो विचार कर बऱ्या बोलाने मी सांगतो तसंच करायला सिद्ध हो नाहीतर या घरातून तोंड काळ करून चालता हो तू माझा मुलगाच नाही माझ्या समोर उभा राहो राहूस त्या दिवसापासून मोहन घरामध्ये फारच थोडा वेळ थांबेल जरूर घर सोडून जाण्याचा तो अभ्यास करीत होता तो कोणाजवळ बोले हसेना खेळेना तो खिन्न व उदास दिसे जाई त्याच्याजवळ जाई व गोड बोलण्याचा प्रयत्न करेन परंतु जाई जवळ येताच मोहन उठून जाई जाईच्या डोळ्यात पाणी येईल तिच्या जीवाची तगमग होईल मैना संपला पित्याने दिलेली मुदत संपली एका सद्र्यांनीशी मोहन घरातून बाहेर पडला सुखात वाढलेला मोहन तो आता कोठे जाणार काय खाणार काय पिणार तो एका लहानशा झोपेत राहू लागला तो मोलमजुरी करू लागला तो उन्हातून श्रमे खपे कधी गवंड्याच्या हाताखाली काम करी कधी शेतातील कुंदा खडायला जाईल त्याच्या कोमल हातांना फोडेल परंतु हळूहळू सवय झाली हातांना घट्टे पडले उन्हात काम करून त्याचा चेहरा जरा राकट बनला मोहनने आता लग्न लावले एका गरीब मजुराच्या मुलीशी त्याने लग्न लावले तिचे नाव गजरी मोहन व गजरी गरीबीत स्वर्ग निर्माण करीत होती गजरी सुद्धा कामाला जाईल दोघे कष्टाने मिळवीत परस्परात प्रेम देत मोहन गजरीला पाहणी आणून देईल तिलाही घरी वेळ असला तर मदत करी एखाद्या वेळेस दोघे पहाटे दळीत मोहन म्हणे ओव्या म्हण गजरी गोड ओव्या म्हणे मोहनने लग्न लावले ही गोष्ट रामजीच्या कानावर आली तो म्हातारा खवळला त्याच्या तळपायांची आग मस्तकाने गेली त्याने जाईला हाक मारून सांगितले पोरी त्या कार्ट्याकडे खबरदार कधी गेलीस तर त्याच्याकडे कधी गेलीस असं जर मला कळलं तर तुलाही हे घर सोडावं लागेल विचार करून वाघ समजलेस मोहनकडे जावे असे जाईच्या मनात चिकिदार तरी येईल परंतु ती जावयास नसे मोहन हे आपल्या बोलेल की नाही असे तिच्या मनात ती मनातील दुःख कोणाजवळ बोलणार रामजी व मोहन दोघांकडे तिचा जीव ओडे. आपण गेलो तर वृद्ध रामजीच तरी कोण जाईचा विवाह लांबणीवर पडला तिचे लग्न करावे असे जणू रामजीच्या मनात येईना जाई सासरी गेल्यावर मला म्हाताऱ्याला कोण असा स्वार्थी विचार त्याच्या मनात शिवाय जाई मोहनशी जोडलेली आहे असे स्वप्न आज दहा बारा वर्ष तो मनात खेळवित होता ते स्वप्न आपल्या हाताने त्याला मोडवेना जाईचा विवाह दुसऱ्या कोणाशी करण्याचा विचारही त्याला सहन होत नसे आणि जाई तिच्या मनाचे विवाहाचा विचार येत नसे तिला रामजीची किव येईल त्याची ती सेवा साकरी कृतज्ञतेने रामजीच्या घरात धान्याची कोठारे भरलेली होती परंतु कोण खाणार ते धान्य तिकडे मोहनला उन्हात रावावे लागत होते मेहनतीने भाकर मिळवावी लागत होती, होती। जाईचा जीव खालीवर होईल मोहन आपल्या वडिलांच्या घरावरून चुकूनही जात नसे न जाणो पित्याच्या वैभवाची व वा घरादाराची शेतीवाडीची इच्छा मनात उत्पन्न व्हावयाची त्या बाजूने जाणेच नको तसे स्वतःच्या क्रूर झालेला देह जायच्या दृष्टीच पडू नये म्हणूनही तो त्या बाजूने जात नसे रामजी ओटीवर बसलेला असे आपला मुलगा एक दिवस घरी परत येईल असे का त्याला वाटत होते मोहनला श्रमाची सवय नव्हती हो एकाएकी खूप श्रम त्याला पडू लागले मनात दुसरी दुःखी असते तो अशक्त दिसेल गजरी बाळंत झाली होती तिला आता कामाला जाता येत नसे मोहनला घरचे करावे लागेल पुन्हा कामावर जावे लागेल तो अगदी थकवून जाईल एके दिवशी भागून मोहन घरी आला घरी आल्यावर तो आपल्या लहान मुलाला घेऊन खेळवित होता त्या मुलाचे हसे पाहून तो सारे श्रम विसरला परंतु एकाएकी घरी येईल असे त्याला वाटले त्याने बाळ खाली ठेवला तो पडला गजरी धावत आली तिने त्याला सावध केले अंथुणावर निजवले मोहनच्या अंगात सपाटून ताप भरला गजरी घाबरली गरीबाला खोटले डॉक्टर गजली रडत बसली मोहन मनाला रडू नकोस तू रडलीस म्हणजे मला वाईट वाटत माझ्या जवळ बस बाळाला घेऊन बस त्यात मला समाधान आहे मोहनची दुखणे हटे ना, ना। त्याला कामावर जाता ना, घरात खाण्यापिण्याची पंचायत पडू लागली जाईच्या कानावर या गोष्टी केल्या रामजीला नकळत मोहनच्या बायकोकडे मदत पाठली कधी दूध कधी फळे कधी काही ती पाठवू लागली मोहन मरणाच्या दारात होता त्याला भेटण्यासाठी जाईचा जीव तडफडत होता परंतु ती जाऊ शकली नाही तिची व मोहनची भेट या जगात जणू पुन्ना वावायची नव्हती मोहन मरण पावला गजरीच्या दुःखाला मायजी तिला कोणी आणि सासर असून सारखे आपल्या चिमण्या बाळाला जवळ घेऊन ती रडत बसेल परंतु गरीबाला रडण्याला तरी कोठे पुरेसा वेळ आहे गरीब मनुष्य काम करील तेव्हा खाईल परंतु गजरी कामाला तरी कशी जाणार लहान मुलाला कोठे ठेवणार त्याला पाठीशी बांधून कामावर गेली असती परंतु बाळाच्या जीवाला बरे वाईट होईल असे तिला वाटेल मोहनच्या मरणाची बातमी रामजीला कळली जाईला कळली जाई रड रड रडली एके दिवशी तिने काहीतरी निश्चय केला रामजीला न सांगता ती गजरीकडे गेली गजरी मुलीला घेऊन मुलाला घेऊन बसली होती जाई म्हणाली वहिनी आपण दोघी एकत्र राहू दोघी मिळून या बाळाला वाढवून कधी तू कामाला जा कधी मी जाईन गजरी म्हणाली तुम्ही आपला सुखाचा जीव दुःखात का घालता नाहीतर ते गेले तिकडे बाळ वर पाणी आले ती केून काकुतने म्हणाली वहिनी नको ग अशी कठोर होऊ या झोपडीत माझं समाधान आहे ही गरीबी मला प्रिय आहे मी सुखात का तिथे होते वहिनी माझ्या मनाची स्थिती कोणाला माहीत मी दुर्दैवी आहे जन्मल्यावर थोड्याच दिवसात माझे बाबा दूर गेले व मेले माझी आई मला सोडून गेली मी यांच्या घरात आले तर इथं पिता पुत्रांची ताताटूत माझ्यामुळ झाली यामुळेच मोहन श्रम करून लवकर मेला माझा हा पायगुण मी या साऱ्याला कारण जन्मतास आईनं माझ्या गळ्याला नख का लावलं नाही देवाने मला जिवंत तरी का ठेवलं मला काहीच समजत नाही मला सुख नको संपत्ती नको मला आईश आराम नको मला गरिबीतच राहू दे तुझ्या जवळच राहू दे तू मला नाही म्हणू नकोस शेवटी जाई व गजरी एका ठिकाणी राहू लागल्या लहानगा बाळ वाढू लागला एके दिवशी जाईच्या मनात विचार आला की म्हातारा रामजी या बाळाला नाही का घेणार मोहनच्या मरणाने रामजीने वरती दाखविले तरी आतून तो दुःखाने भाजून निघाला होता मोहनला त्याने घरात घेतले नाही परंतु या बाळाचा काय आहे अपराध या, या बाळाची का आबाळ व्हावी रामजी या बाळाला आनंदाने घेईल नातवाला खेळविल वाढविल प्राणपणाने जपेल बाळाला मग दूध तुपाला वाण पडणार नाही कपड्या ल लग कमी पडणार नाही जाईने आपल्या मनातील विचार गजरीजवळ बोलून दाखविले हो ना करता करता गजरी कबूल झाली आपला मुलगा दारिद्र्याच्या गाठ्यात कुंकुडावा पुण असे कोणत्या मातेस वाटेल दारिद्र्यामुळेच मोहन लवकर मेला हा बाळ तरी शतायुषी हो असे गजरीला वाटले असेल ती जाईला म्हणाली मामनजी निग्रही व करारी आहेत ते बाळाला घेणार नाही तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर करून पहा तुम्हाला प्रचिती येईल माझी ना नाही जाईला आनंद झाला रब्बीच्या पिकाचा हंगाम होता गहू तयार झाला होता शेते सोन्यासारखी पिवळी दिसत होती रामजीची शेते अपरंपार पिके घेऊन होती रामजीचा मोहन मरून गेला परंतु पीक सोहळा झाले शेते अशी कधी पिकली नव्हती रामजीच्या शेतात कापणी सुरू झालेली होती खसा खसा वेळ चालले होते कापणारे गाणी म्हणत होते रामजी एका धडाखाली बसला होता देखरे करावयास काम करून घ्यावयास तो स्वतः जातीने हजर असते काम जोरात चालले होते जाईने मोहनचा बाळ बरोबर घेतला व निघाली प्रेम जाईच्या बाळाला फार लढा लागला होता प्रेम मुलांना दृष्टीला बाळ पडेल अशी काहीतरी योजना करण्याचे जाईच्या मनात होते ती शेतावर निघाली ती एका बांधावर बाळाला घेऊन बसली लहान झाडाची सावली होती बाळ देखणा होता मोहक होता त्याला अधिक मनोहर व मोहक करण्यासाठी जाईने फुलांनी त्याला नटविले तो बाळ जणू बाळकृष्णाचीच रमणीय मूर्ती आहे असे वाटत होते जाई त्याच्याकडे पाहिली व पटकन त्याला पोटाशी झाली त्याला चुंबी घेतील बाबा या बाळाला घेतील त्यांच्या कुळातीलच हा मोठ्याचा दाना आहे त्यांच्या वंशाचेच बीच किती सुंदर दिसतो आहे याला कोण घेणार नाही कोण कौतुक करणार नाही कोण कुरवळणार नाही या बाळाच्या पायाला बोचू नये म्हणून काटे बोचट होती दगडाची फुले होती मग बाबा का बिरगळणार नाही त्यांची हृदयी बाळाला पाहून मौन होण्यासारखे होईल अशा आशेने जाई त्या बांदावर बसली होती कावकऱ्यांनी जाईला पाहिले परंतु रामजीला सांगण्याचे त्यांना धैर्य झाले नाही म्हाताऱ्याचा राग त्यांना माहीत होता जाई बस बस, बस बसली शेवटी सांजावले कामकरी निघून गेले सूर्य निघून गेला देव मावळला व अंधार पडला जाईचा आशा सुरई व तिच्या हृदयात अंधार भरला दुसऱ्या दिवशी जाई पुन्हा त्या बाळाला घेऊन बांधावर बसली कापणारे कापत होते पक्षी गात होते जाई बाळाला फुलांनी मडवीत होती तो पहा रामजी शेते पाहात येत आहे जाईच्या मनात आशा जागा झाली धावत जावे असे तिला वाटले परंतु आला रामजी जवळ आला रामजीने रागाने जाईकडे पाहिले व तो म्हणाला तू शेवटी त्या घरी गेलीस तूही त्याच्यासारखीच मर का उपास करुच्या नशिबीच नाही त्याला कोण काय करणार सुखाचा घास नाही तुमच्या दैवी मरा सारी उपास मारि व मला म्हाताऱ्याला मात्र खायला जिवंत ठेवा म्हात्याच्या बोलण्यातील दुःख व निराशा जाई समजू शकत होती ती मनाली बाबा तुमचं बंद झालं हे खरं परंतु या बाळाला ते का बंद व्हावं या लहानग्याचा काय अपराध या मोहनच्या मुलाला तुम्ही नाही का जवळ घेणार नाही का नीट या बाळाची आवाळ याला घ्या तुमच्या घरी न्या त्याला गरम कपडे करा त्याला गायीचं दूध पाचा या बाळाची उपासमार न हो म्हणजे झालं हा तुमचाच आहे तुम्हीच लावलेल्या वाढवलेल्या झाडाचं हे फळ आहे रामजी ऐकत होता त्या मुलाकडे तो पाहत होता त्याने जरासे तोंड का तिकडे फिरविले कापणारे कापीत आहेत की नाही हे का तो बघत होता त्याने डोळ्यावरून हात का फिरविला घाम का पुसला पुन्हा जाईकडे तो वळला तो बोले त्याच्याने बोलवत का नव्हते का बोलण्याची त्याची इच्छा नव्हती बाबा घेताना या बाळाला घ्या घ्या घ्या जाई दगडालाही पादर फुटेल अशा सुरात म्हणाली रामजीचे ओठ हारले म्हातारा बोलू लागला परंतु त्याच्याने फार बोलवले नाही देवडेच तो बोलला त्याने आपले हात पुढे केले जाईच्या तोंडावर कृतज्ञतेची दे पोळीक होती तिने बाळ बाबांच्या हातात दिला परंतु बाळ म्हाताऱ्याजवळ जाईना तो जाईचा पदर सोडीना बाळ रडू लागला त्याच्या डोक्यावरचे हार खाली पडले परंतु शेवटी जाईने बाळाच्या त्या चिमुकल्या घट्ट मुठी सोडविल्या व ती दूर झाली रडणाऱ्या मुलाला उगी उगी तो बघ काऊ ती बघ चीऊ, उगी हां, हि बघ फुल रडू नको असा अशा शब्दांनी उभी करीत रामजी निघून गेला देव मावळला सांजावले कामकरी निघून गेले वेळे थांबले अंधकार पडू लागला त्या बांधावर जाई तेथेच बसली होती बाळाच्या डोक्यावरची पडलेली फुले तिच्या हातात होती ती रडत होती स्वतःचे सारे जीवन तिला आठवले रामजीने तिचे किती लाड केले कसे कौतुक केले ते सारे डोळ्यांसमोर उभे राहिले मोहनची मोहक व उंच मूर्ती डोळ्यासमोर आली त्याचे हाल त्याचे मरण सारे प्रसंग समोर उभे होते मी दुर्दैवी आहे खरंच दुर्दैवी अशा दुर्दैवी माणसांना जन्माला घालण्यास प्रभूचा काय बर हेतू असावा परंतु आज बाबांनी बाळ नेला एवढं तरी सदैव सुदैव माझं होत एवढं तरी पदरी सुकृत होतं म्हणायचं असे मनात उठली व आपल्या झोपडीकडे निघाली गजरी कामावरून आली होती पाण्याची घागर तिने भरून आणली व चूल पेटवून ती भाकर तो जाई आली जाईला पाहून गजरी मनाली, बाळ नाही तो वहिनी बाबाने नेला हो बाळ बर झालं बाळ सुखात राहील त्याला थंडी बाजणार नाही उपास पडणार नाही आपण दोघी कशाही राहू जाईचे शब्द ऐकून गजरी आणली नाही गजरीचा दुःखी चेहरा पाहून जाईला बरे वाटले नाही तिने बऱ्यासाठी केले होते परंतु बाळाच्या ते पसंत का नव्हते हो मातृ हृदयीने कसे ओळखावे हो तो धन्य अनुभव पावन व थोर अनुभव माता होऊनच घ्यावा लागतो जाई माता नव्हती या जन्मी तरी मी माता होणार नव्हती अप्रत्यक्ष माता होण्याचे तिचे प्रयत्न होते परंतु अशा प्रयत्नांनी दुसऱ्यांची मुले वाढविण्याच्या प्रयत्नांनी खऱ्या मातेचा अनुभव कसा येणार गजरी म्हणून जाईला जाईही खिन्न झाली जाए कोणी कोणाशी बोलले नाही बाकरीचा तुकडा खाऊन दोघी घोंगडीवर पडल्या परंतु डोळा एकीचाही लागेना पहाटेचा प्रवारभर रात्र उरली तेव्हाचा कोमडा आरवला गजरी जाईला म्हणाली आपण बाळ परत आणू माझा बाळ मामंजीच्या जवळ नको मी रात्रभर विचार करीत आहे शेवटी हाच निश्चय मी केला बाळ परत आणायचा आपण दोघीझरी जाऊ तूही माझ्याबरोबर वर ये जाई काय बोलणार मातेच्या इच्छेपुढे ती काय बोलणार परंतु खरे सांगावेचे तर बाळ तिकडे गेल्यापासून जाईलाही भ्रूर लागल्यासारखे वाटत होते काही तरी चुकल्यासारखे तिला वाटत होते तिने फार आडेवडे घेतले नाही वादविवाद केला नाही सकाळ केव्हा होते याची दोघीजणी वाट बघत होत्या झोप येईना म्हणून जाते घालून दोघीनी दळले लहान मुलावरच्या गोड गोड ओव्या दोघीजणींनी म्हटल्या मांडीवर ला बा कशी करी दूर मान प्राण कसा तो ठेवी लसरा गाय चांगू लाग माझा बाळ नको त्याची ताटातूट जाग जाई झनी ऊर त्याची माझी करी भेट अश्या ओव्या गजरी म्हणत होती त्या कविता त्या ओव्या ती स्वतःच रसून का म्हणत होती तिच्या हृदयाची ती का होती तिच्या हृदयात का ती भूक होती तिच्या भावनांनी का तिला स्फूर्ती दिली वाचा दिली बाहेर चांगलेच उजाडले गडी माणसे कामावर जाऊ लागली सूर्यनारायण सर्वांना हाका मारू लागला सर्वांना हलवू नाचवू लागला हसवू खेळवू लागला फुलवू फळवू लागला जाई गजरी दोघी निघाल्या म्हातारा रामजी आराम खुर्चीत बसून बाळाला खेळवत होता गोड द्यावे व मुला घ्यावे गोड बोलावे मुलाला घ्यावे गुळाला मुंगी मधाला माशी तशी गोडाला मुले म्हातारा गोड गोड बोलत होता काउ काऊ कौ, चिव चिव इथे इथे बस चारा खा खा आणि बाळाच्या डोक्यावरून भुरहुर उडून जा असे रामजी म्हणत होता मुलाला त्याने गोडशी वडी दिली होती बाळ वडी चलित होता रामजीच्या गोंड्यांजवळ खेळत होता गजरी व जाई दारा तुभे होत्या दार लोटण्याची धैर्य कोणासच होईना शेवटी जाई पुढे झाली गजरीने दार लोटले दोघीने विचारता आत शिरल्या म्हातारा चकित झाला गजरीने बोलायला आरंभ केला ती म्हणाली मामनजी माझा मुलगा परत न्यावयास आले आहे मी तुमच्याकडे तो तुमच्याकडे नको तो तुमच्याजवळ तुमच्यासारखा कठोर होईल दुष्ट होईल आईबाबाची आठवण तो विसरेल आई बापांविरुद्ध वाटेल त्याच्या मनात तुम्ही भरवाल तो स्वतःच्या आई बाप्पाचा अपमान कराव्यास लागेल छे न बाळ बाद। तो गरीबीत राहून मेला तरी चालेल परंतु श्रीमंतीत वाढून फत्तर व्हाव्यास नको त्याचं मन गरीबीत कोळ राहील प्रेम राहील तो पित्याच्या स्मृती पुण्य मानील आईला प्रेम देईल माझा बाळ दिनदर्जी झाला तरी चालेल परंतु मनानं तो श्रीमंत होऊ दे द्या खरच द्या त्याला नेण्यासाठी मी आले आहे गजीचा एक एक शब्द सुरी सुरीप्रमाणे म्हात्याचे काळी चिरून जात होता तो पहाड पाझरला तो पाषाण विरगळला म्हातारा एकदम गजीला त्याने पोटाशी झरले वरत म्हणाला होरी नका माझा अंत पाहू नका मला छळू माझं हृदय किती जळत आहे तुम्हाला कसं दाखवू परंतु खोट्या अभिमानाला मी बळी पडलो माझ्या अहंकारानं हट्टाने मी माझा गुणी मुलगा गमावून बसलो पुत्र आहे मी तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका या घरात राहा या बाळाला तुम्हीच वाढवा इथं नांदा मोहनच्या मरणानं ना आपण सारी जोडली गेलो मोहन मेला व माझा अहंकारही मेला प्राणाचं मोल देऊन माझ्या मुलानं मला पवित्र केलं आहे प्रेम कोमल निर्मळ केलं आहे मुली न रडू नका झालं गेलं विचरावं म्हाताऱ्याला क्षमा करा मी अपराधी आहे असे म्हणून तो पहाड खरोखर मुलींचे पाय धरण्यासाठी वाकला हे काय बोलतंच आम्हीच तुमच्या पायावर डोकं ठेवायचं तुम्ही प्रेमाचे मंगल आशीर्वाद द्या म्हणजे झालं असे गजरी ने मातरे चा पायावर डोके ठेवले, बायानंदा एकत्रही माता कहीं बोल गो फार ग्रश्न होता त्या बोलने अपवित्रपना होता एखाद वेस मोहन सर्वास आठ व सर्वान रडू परसरा वेड़कर बाबड़ोब दूर करते जादूगर है तो